अध्याय तेरावा विदुराच्या उपदेशाप्रमाणे धृतराष्ट्र आणि गांधारीचे वनात जाणे सूत म्हणाले विदुर तीर्थयात्रेत महर्षी मैत्रेय यांचेकडून आत्मज्ञान प्राप्त करून हस्तिनापुराला परतला जे जाण्याची त्याची इच्छा होती ती पूर्ण झाली होती विदुराने मैत्रेया ऋषींना जे प्रश्न विचारले होते त्यांची उत्तरे ऐकण्या अगोदरच विदुराची श्रीकृष्णांचे ठिकाणी अनन्यभूती असल्यामुळे त्याला त्या उत्तरांची अपेक्षाच सुर्ली नाही शोनक महोदय आपला चुलता विदूर आल्याचे पाहून धर्मराज युधिष्ठिर त्यांचे चारीही भाऊ धृतराष्ट्र युयुत्सू संजय कृपाचार्य कुंती गांधारी द्रौपदी सुभद्रा उत्तरा कृपी तसेच पांडव परिवारातील अन्य सर्व स्त्री पुरुष आणि आपापल्या पुत्रांसहित अन्य स्त्रिया असे सर्वच जण मोठ्या आनंदाने जेवण मृत शरीरात प्राण परत आले अशा भावनेने त्यांच्या स्वागताला सामोरे गेले योग्यरितीने आलिंग नमस्कार इत्यादीद्वारा सर्वजण त्यांना भेटले आणि विरह व्याकुळ झालेल्या सर्वांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या युधिष्ठिराने त्याला आसनावर बसवून त्याचा यथोचित सत्कार केला भोजन आणि विश्रांती झाल्यानंतर विदूर समाधानाने आसनावर बसला तेव्हा युधिष्ठीर विनयपूर्वक सर्वांच्या देखत त्याला म्हणाला काका विषप्रयोग लाक्षाग्रहात जाळून मारणे यासारख्या आमच्यावर आलेल्या संकटप्रसंगी आपण मातेसह आम्हाला वाचवले आहे आपल्या छत्रछायेत वाढलेली आमची आपणास कधी आठवणी होती का पृथ्वीवर भ्रमण करीत असता कोणत्या पद्धतीने आपण उदरनिर्वाह चालवला पृथ्वीवरील कोणकोणत्या मुख्य तीर्थक्षेत्रांचे आपण दर्शन घेतले प्रभु, आपल्यासारखे भगवंतांचे भक्त स्वतःच तीर्थरूप असतात आपल्या हृदयात विराजमान झालेल्या भगवंतांच्या द्वारा आपण तीर्थांनाच महातीर्थाची योग्यता मिळवून देता आमचे सुरू बंधू बांधव यादव यांचे एकमात्र आराध्य श्रीकृष्ण आहेत ते आपले नगरात सुखरूप आहेत ना आपण त्यांना समक्ष भेटला नसाल तरी त्यांचे विषय ऐकले तरी असेल तीर्थक्षेत्रे आणि यदुवंशी संदर्भात जे काही अनुभवले होते ते सविस्तर सांगितले फक्त यदुवंशाच्या विनाशाबद्दल तो काही बोलला नाही करुण हृदय विदुर पांडवांना दुःखी अवस्थेत पाहू शकत नव्हता म्हणून त्याने ही अप्रिय आणि असह्य घटना पांडवांना सांगितली नाहीतरी ना ती घटना आपोआप समजणार होती पांडव विदुराची एखाद्या देवासारखी सेवा करीत असत तो काही दिवस सुखाने हस्तिनापुरात राहिला आणि आपले थोरले बंधू धृतराष्ट्र यांचे कल्याण चिंती त्याने सर्वांना प्रसन्न केले विदूर तो साक्षात यमराज होता मांडव्य ऋषीनी दिलेल्या शापामुळे तो शंभर वर्षांसाठी शूद्र जन्माला आलेला होता या काळात यमराजाच्या स्थानावर अर्यमा होते आणि ते पाप्यांना योग्य असा दंड देत होते राज्य प्राप्त झाल्यावर लोकपालांसारखा असलेल्या बंधूंसह हो, राजा युधिष्ठी आपला वंश चालवणाऱ्या परीक्षिताला पाहून श्रेष्ठ राज्यलक्ष्मीमुळे आनंदात राहू लागला याप्रकारे पांडव ग्रहस्थाश्रमात व्यापात रमून गेले आणि त्याचबरोबर त्यांच्या लक्षातही आले नाही की आपले आयुष्य संपत आले आहे पाहता पाहता जी वेळ कोणी टाळू शकत नाही ती परंतु काळाची गती जाणून विदुर धृतराष्ट्राला म्हणाला महाराज आता काळ तर मोठा कठीण आला आहे तेव्हा झटपट येथून निघावे हे राजा सर्व समर्थ असा काळ आता आपल्या सर्वांच्या डोक्यावर घेरट्या घालू लागला आहे ज्याला टाळण्याचा उपाय नाही काळाच्या अधीन होऊन जीवाला प्राणही बोलता बोलता निघून जातो तर मग धन इत्यादी दुसऱ्या वस्तूंची काय कथा आपले चुलते बंधू नातेवाईक आणि पुत्र सर्व मारले गेले आपले वयही झाले आहे शरीर बुद्धत्वाची शिकार झाले आहे आणि आपण दुसऱ्याच्या आश्रयाला येऊन राहिला या प्राणाची जिवंत राहण्याची इच्छा किती प्रबळ असते की म्हणूनच आपण भीमाने दिलेले अन्न खाऊन कुत्र्यासारखे जीवन जगत आहात ज्यांना आपण अग्नित जाणून मारण्याचा प्रयत्न केला विषप्रयोग करून मारण्याची इच्छा केली भर ज्यांच्या विवाहित पत्नीला अपमानित केले ज्यांची भूमी आणि धन हिसकावून घेतले त्यांच्याच अन्नावर प्राणांचे पोषण करण्यात काय अर्थ आहे अजूनही तुम्ही जिवंत राहू इच्छिता ही तुमच्या मूर्खपणाची हद्दच म्हणायची वृद्धापकाळाने गलितगात्र झालेले हे शरीर जुन्या वस्त्राप्रमाणे तुमची इच्छा नसली तरी क्षीण होतच आहे या शरीराने आता तुमचा कोणताच स्वार्थ साधणार नाही यात गुंतू नका ममतेचे बंधन तोडून विरक्त व्हा जो आपल्या सगळ्या सोऱ्यांचा नकला शरीराचा त्याग करतो तोच खरा धीर पुरुष म्हटला जातो स्वतःच्या समाजाने स्वतःच्या समाजाने अगर दुसऱ्याने समजावल्याने जो या संसाराला दुःखरूप समजून त्यापासून विरक्त होतो आणि आपले अंतःकरण वश करून घेऊन हृदयात भगवंताला धारण करून संन्यास घेण्यासाठी घराचा बाहेर पडतो तोच उत्तम मनुष्य होईल यापुढील काळ मनुष्यांचे गुण कमी करणारा असेल म्हणून आपण आपल्या कुटुंबियांच्या नकळत उत्तराखंडाकडे निघून जा जेव्हा लहान भूविदुराने अंध राजा धृतराष्ट्राला याप्रमाणे समजावले तेव्हा बांधवांचे सुदृढ स्नेहपाश तोडून टाकून भावाने दाखवलेल्या मार्गाने तो निघाला ज्याप्रमाणे वीर पुरुषांना लढाईच्या मैदानात आपल्या शत्रूंनी केलेल्या ज्ञायोचित प्रहार आणि सुखप्राप्ती होते त्याप्रमाणे हिमालयाची यात्रा करण्याने संन्यास घेतलेल्या न होते अशा हिमालयाच्या यात्रेला आपले पतिदेव निघाले आहेत असे पाहून परमपतीव्रता सुगलनंदिनी गांधारी सुद्धा त्यांच्या पाठोपाठ चालू लागली अजातशत्री युधिष्ठिराने दुसऱ्या दिवशी प्रातकाळी संध्यावंदन आणि अग्निहोत्र करून ब्राह्मणांना नमस्कार केला त्यांना तीळ घाई, भूमी आणि सुवर्णाचे दान दिले त्यानंतर जेव्हा तो गुरुजनांना वंदन करण्यासाठी म्हणून राजमहालला गेला तेव्हा त्याला तिथे धृतराष्ट्र विद्युत आणि गांधारी दिसले नाही युधिष्ठिराने खिन्न होऊन तिथे बसलेल्या संजयाला विचारले संजया माझे ज्या वृद्ध अंधकाकाष्ट्र कुठे आहेत पुत्र शोकाने झालेली आणि माझे हित्र आपले पुत्र आणि बांधव मारले गेल्याने दुःखी झाले होते मीच कसा मंदवुद्धी पहा माझ्याकडून काही अपराध घडलेला पाहून माता गांधारींसह हो, त्यांनी गंगेधुडी घेतली नसेल ना आमचे वडील पांडू यांचा मृत्यू झाला तेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळी या दोन्ही चुलत्यांनी कठीण प्रसंगी आम्हाला वाचवले ते तेथून कुठे निघून गेले बरे सूत म्हणाले आपले स्वामी धृतराष्ट्र दिसत नाही हे पाहून त्यांची कृपा आणि स्नेह यामुळे व्याकुल झालेला संजय विराने अत्यंत कष्टी झाला होता तो दुःखा धृतराष्ट्राला काही उत्तर देऊ शकला नाही त्याने हाताने अश्रू पुसले स्वतःला सावरले आणि आपले स्वामी धृतराष्ट्र चरणांचे स्मरण तो युधिष्ठिराला म्हणाला हे गुरुकुल नंदन आपले दोन्ही चुलते आणि गांधारी यांनी काय विचार केला याची मला मुळीच कल्पना नाही महाबाहू त्या महात्म्यांनी तर मला पोरके केले तेवढ्यात तुंगुरू गंधर्वांसह देवर्षी नारद तिथे आले युधिष्ठिराने आपल्या बंधूंसह हो उठून त्यांना नमस्कार केला आणि त्यांचा आदर करीत म्हटले भगवन माझ्या दोन्ही सुलत्यांचा मला ठाव ठिकाणा लागत नाही ते दोघे आणि पुत्र शोकाने व्याकुल झालेली विचारी माता गांधारी इथून कुठे गेले असतील बरे भगवन या अथांग दुःख समुद्रातून न्हावाड्याप्रमाणे पार करणारे आपणच आहात तेव्हा देवर्षी भगवान नारद म्हणाले धर्मराज तू कोणासाठीही शोक करू नकोस कारण हे सर्व जग ईश्वराच्या आधीन आहे हे सगळे लोक आणि लोकपाल ज्याच्या आज्ञेचे पालन करतात तोच ईश्वर एका प्राण्याची दुसऱ्याशी भेट करून देतो आणि तोच त्यांना विभक्तही करतो ज्याप्रमाणे मोठ्या दाव्याला बांधलेले आणि छोट्या दोरीने नाकात वेसण घातलेले बैल आपल्या मालकाचे ओझे ओढतात त्याचप्रमाणे मनुष्य सुद्धा वर्णाश्रमागी अनेक प्रकारच्या नामांनी वेदरूपी दोरीत बांधलेले भगवंतांच्या अज्ञेचे पालन करतात ज्याप्रमाणे खेळाडूच्या इच्छेप्रमाणेच क्रीडा साहित्याची जमवाजमव आणि विल्हेवाट लागते त्याचप्रमाणे भगवंतांच्या इच्छेनेच मनुष्यांचे संयोग वियोग होतात तू लोकांना जीवरूपाने नित्य आणि देहरूपाने अनित्य अथवा शुद्ध ब्रह्मस्वरूपात नित्य नित्य दोन्हीही नाही असे मानले तरी कोणत्याही अवस्थेत मोहजन्य आसक्ती व्यतिरिक्त ते शोक करण्यास योग्य नाही म्हणून धर्मराजा ते दीन दुःखी चुलते चुलती अशा असहाय्य अवस्थेत माझ्याशिवाय कसे राहू शकतील हा अज्ञानजन्य मनाचा विमस्कपणा सोडून दे हे पंच बनलेले शरीर काम कर्म आणि गुण यांच्या आधी नाही अजगराच्या तोंडात सापडलेल्या मनुष्याप्रमाणे असलेले हे पराधीन शरीर दुसऱ्यांचे संरक्षण कसे करू शकेल बिन हात वाले हे हातवाल्यांचे बिन पायांचे चार पायांच्या पशूंचे आणि छोटे जीव मोठ्या जीवांचे आहार आहे अशा प्रकारे एक जीव दुसऱ्या जीवाच्या जीवनाला कारणभूत होत असतो हे राजा जीवांची जी, ही जी अनेक रूपे आहेत त्यांच्या बाहेर आणि आत एकच स्वयंप्रकाश आणि सर्वांचा आत्मा भगवान द्वारे अनेक प्रकारांनी प्रगट होत आहे त्या ईश्वराला पहा महाराज सर्व प्राण्यांना जीवनदान देणारे तेच भगवान यावेळी या, या पृथ्वीतलावर देवांचा द्रोह करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी काल रुपाने अवतीर्ण झाले आहे त्यांनी देवतांचे काम पुरे केले आहे उरलेले काम पूर्ण करण्यासाठी ते थांबले आहेत जोपर्यंत ते प्रभु येथे आहेत तोपर्यंत आपण येथे थांबावू हिमालयाच्या दक्षिण भागात जिथे सप्तर्षींच्या प्रसन्नतेसाठी गंगामातेने स्वतः वेगवेगळ्या सात धानात विभागले आहे ज्याला सप्तस्रोत म्हणतात तिथे ऋषींच्या आश्रमात धृतराष्ट्र पत्नी गांधारी आणि विदूर यांचे बरोबर गेले आहेत तिथे ते श्रीकार स्नान आणि विधीपूर्वक अग्निहोत्र करतात आता त्यांच्या चित्तात कोणत्याही प्रकारची कामना शिल्लक नाही ते फक्त पाणी पिऊन शांत चित्ताने तिथे राहत आहेत आसन सिद्ध करून प्राणांना वश करून घेऊन त्यांनी आपल्या सहाही इंद्रियांना विषयांपासून मागे खेचले आहे भगवंतांचीच धारणा केल्याने त्यांचे तम रज आणि गुणांचे दोष नाहीसे झाले आहेत त्यांनी अहंकाराला बुद्धीशी जोडून त्याला क्षेत्रज आत्म्यामध्ये लीन केले आहे शिवाय घटाकाश महाकाशात विलीन होते त्याप्रमाणे क्षेत्रज्ञाला सर्वाधिष्ठान असलेल्या ब्रह्माशी एकूप केले आहे त्यांनी आपली सर्व इंद्रिये आणि मन ताब्यात सर्व विषयांना बाहेरच्या बाहेर परतविले आहे आणि मायेमुळे होणाऱ्या गुणांच्या परिणामांना सर्वथैव मिटवून टाकलेले आहे सर्व, सर्व कर्मांचा संन्यास करून वठलेल्या वृक्षाप्रमाणे राहिलेल्या त्यांच्या मार्गात तू विघ्न आणू नयेस हे धर्मराजा आजपासून पाचव्या दिवशी ते आपल्या शरीराचा त्याग करतील आणि ते शरीर जळून भस्म होईल गाह्यपत्य इत्यादी अग्नीद्वारा पर्णकुटी सहित आपल्या पतीचा देह जळत असलेला पाहून बाहेर उभी असलेली साधवी गांधारी सहगमन करण्यासाठी त्या अग्नीत प्रवेश करेल धर्मराजा ते आश्चर्य पाहून हर्षित पण वियोगामुळे दुःखीत झालेला विदूर तेथून तीर्थयात्रेसाठी निघून जाईल एवढे बोलून देवर्षी नारद तुंगुरू गंधर्वासह स्वर्गाकडे गेले युधिष्ठिराने त्यांचा उपदेश ऐकून शोकाचा त्याग केला अद्यराम समाप्त